वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्व जाणणाऱ्या भ्राताचे रक्षण करण्याकरता अतिशय जागृत असणाऱ्या लक्ष्मणा रामी म्हटले बाबा रे ही तुझ्यासाठी सुखदायी शय्या घाकीय राघव नंदना स्वस्थ मन करून तिच्यावर तू सुखानेच हो तू सुखात वाढलेला धर्मात्म्या, ू नकोस हे मी तुझ्या पुढे अगदी सत्य सत्य बोलत आहे याच्या प्रसादामुळे मी या लोक महान यशाची आशा धरून आहे याच्यामुळे धर्माची अर्थाची कामाची विपुल प्राप्ती मी अपेक्षित होतो म्हणून मी प्रियमेत्र राम सीतेसह झोपला असताना हाती धनुष्य घेऊन माझ्या सर्व ज्ञातीबाधवांसह त्याचे रक्षण करेन मी या वनात सतत फिरत असल्यामुळे मला इथे ठाऊक नाही असे काहीच नाही चतुरंग सैन्य जरी आमच्यावर चालून आले तरी त्याच्याशी आम्ही सामना देऊ शकू असं मी लक्ष्मणाला म्हणालो तेव्हा केवळ धर्माचीच दृष्टी असलेल्या त्या महात्म्याने आमचीच सर्वांची विनवणी केली तो म्हणाला हा दाशरथी सीतेसह भूमीवर शिंद्राच काय जीवनात सुखाचे तो सीतेसह गवतार पडलाय पहा हा दाशरथा दशरथाचीच लक्षणे असणारा त्याचा एकटा एक, एक पुत्र मोठ्या तापाने नाना परिश्रम करून प्राप्त झालाय याला घालवून देऊन राजा फार काळ जिवंत राहणार नाही ही पृथ्वी लवकरच विधवा होणार या शंका नाही फार मोठ्या आक्रोशाचा रात्री जिवंत असतील की नाही हे मी सांगू शकत नाही माझी आई जिवंत असलीच तर ती शत्रुघ्नाची वाट पाहत जगली असेल वीरप्रसू वीर कौशल्या मात्र दुःखाने मरण पावणार गेले ते गेले संप्रे, आपला मनोरथ पूर्ण न होता रामाला राजावर न बसवताच माझे वडील नष्ट होते तसा काळ आला तर वडील वारले असताना जे वडलांचे वडिलांचे संस्कार करतील, त्यांचे मनोरथ पूर्ण होते रमणीय चौक पाडलेली मोठमोठ्या रस्त्याने विभागलेली उंच उन्च उंच हवेल्या आणि प्रासाद यांनी संपन्न सर्व रत्नाने मंडित गज अश्व रथ यांनी गजबजलेली तुतार्यांच्या नादा सर्व कल्याणा संपन्न उद्याने परिपूर्ण असलेली आणि उत्सवप्रिय समाज असलेली अशी माझ्या पित्याची राजधानी तिच्या ते सुखी होऊन फिरते प्रतिज्ञा सत्य केलेल्या रामासह आम्ही कुशल राहून हा वनवास पूरा करून अयोध्येत सुखरूपपणे प्रवेश करू तो महात्मा राजपुत्र आकाशात सूर्य उगा तेव्हा त्या दोघांनी आपल्या केसांच्या जटा वळल्या आणि या भागीरथीच्या तीरावरून मी त्यांना सुखरूपणे पलीकडे घेऊन गेलो ते दोघे हत्येच्या मोरक्या प्रमाणे महाबलिष्ठ असलेले परंतप जटाधारी झाडाच्या सालीचे वस्त्र निसून उत्कृष्ट भात्या आणि धनुष्य घेऊन एकमेकांची काळजी घेत सीतेसह पुढे गेले अयोध्याकांडाचा शहाऐंशी शे वासर्ग समाप्त